ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने अध्याय आठवा समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंताचे मोहिनी अवतार धारण करणे शुक म्हणाला शंकराने विष प्याल्यामुळे आनंदित झालेल्या देवासुराने पुन्हा नव्या उत्साहाने समुद्रमंथनाला सुरुवात केली नंतर समुद्रातून कामधेनू प्रकट झाले हे राजा ती अग्निहोत्राला लागणारी सामग्री देणारी होती म्हणून ब्रह्मलोकापर्यंत पोहोचविणाऱ्या यज्ञासाठी उपयोगी पडेल असे पवित्र हवीर द्रव्य मिळवण्यासाठी वैदिक ऋषीने तिचे ग्रहण केले नंतर उच्चेश्रवा नावाचा घोडा निघाला तो चंद्राप्रमाणे शुभ्र होता तो घेण्याची बळीने इच्छा प्रकट करून तो घेतला तेव्हा इंद्राने भगवंताच्या आदेशानुसार स्वतःची इच्छा आवरून धरली यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ हत्ती निघाला कैलासाच्या शुभ्र वर्णावर मात करतील असे त्याला शिखरांसारखे चार जात होते त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्म रागमनी समुद्रातून निघाला आपल्या हृदयावर धारण करण्यासाठी तो आपल्याकडे असावा असे भगवंतांना वाटले परीक्षिता यानंतर सुर्ग लोकाची शोभा वाढविणारा कल्पवृक्ष पारिजातक निघाला तू ज्याप्रमाणे पृथ्वीवर सर्वांच्या इच्छा पूर्ण करतोस त्याप्रमाणे तो याचकांच्या इच्छा त्यांनी मागितलेल्या वस्तू देऊन पूर्ण करणारा होता यानंतर सुंदर वस्त्री नेसलेल्या आणि गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रकट झाल्या त्या आपली मोहक चाल आणि विलासपूर्ण नेत्र कटाक्षांनी देवाना सुख देणाऱ्या ठरल्या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 पृथ्वीने अभिषेकासाठी योग्य अशा सर्व औषधी दिल्या गायींनी पवित्र पंचगव्य आणि वसंत ऋतूंनी चैत्र वैशाखात मिळणारी सर्व फुले फळी आणून दिली ऋषींनी विधीपूर्वक तिला अभिषेक केला गंधर्व मंगलगान करू लागली नर्तकी नाच करीत गाऊ लागल्या मेघ देह धारण करून मृदंग डमरू ढोल नगारे रणशिंगे शंख वेणू आणि विना मोठमोठ्याने वाजवू लागले तेव्हा हातात कमळ घेतलेल्या लक्ष्मीदेवीला दिग्गज यांनी पाणी भरलेल्या कलशाने स्थान घातले त्यावेळी वेद मंत्र म्हटले तिला समुद्राने पिवळी रेशमी वस्त्रे दिली वरुणाने वैजयंती माळ समर्पण केली मधाने धुंद झालेले भ्रमर तिच्यावर गुंजारव करीत होते प्रजापती विश्वकर्म्याने निरनिरळ्या प्रकारचे दागिने सरस्वतीने मोत्यांचा हार ब्रह्मदेवानी कमळ आणि दोन कुंडले तिला दिली स्वस्ती मंत्र म्हटल्यावर लक्ष्मी आपल्या हातात कमळांची माळ घेऊन तिथून निघाली माळेच्या आजूबाजूला तिच्या सुगंधाने धुंद झालेले भुंगे गुंजारव करीत होते त्यावेळी लक्ष्मीच्या मुखाची शोभा अवर्णनीय होती सुंदर गालावर कुंडले डोलत होती तिचे मुख लज्जायुक्त मंद हशाने शोभत होते तिची कंबर बारीक होती पुष्ट असे दोन्ही स्तन केसरी चंदनाची उटी लावलेली होती जेव्हा चालत असे तेव्हा तिच्या पायातील नुपोरांचा मधुर झंकार निघत होता त्यावेळी ती फिरणाऱ्या सुवर्ण वेलीप्रमाणे शोभत होती आपल्यासाठी एखाद्या निर्दोषांनी सर्व उत्तम गुणांनी नित्ययुक्त अविनाशी पुरुषाच्या ती शोधात होती परं गंधर्व यक्ष असूर शुद्ध चारण देव इत्यादि तिला आई जो तपस्वी होता क्रोधा विजय मिल ना ज्ञान होते परसक्त नौता को जिंक न्याला दुसर आश्रय घया लगत ईश्वर कसे मनाए का आचरण करनी होती परंतु जाणियों प्रेम न्वचित त्याग होता परंतु तो मुक्तिला कारणीभूत होना ना शौर्य होते परंतु का मत करना ही ननकाधिकांसारखे जे गुणाधीत होते वर होने नौते का दीर्घ आयुष्य प्राप्त करूँ घ परंतु ते वर्तन योग्य नहीं कहीं वर्तन माला योग्य है परंतु तयुष्या कहीं संगता ये नहीं कहीं जन दोन ही गोष है परंतु तगण अमंगल आते और सर्व मंगल गुण जयी हैं ये माला इच्छित नहीं आचार करु श्रीलक्ष्मीदेवी ने अपने इष्ट वाटा भगवंता वर मन निवड़ी कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात पण प्राकृत गुण त्यांना स्पर्श करीत नाहीत आणि शिवाय लक्ष्मी देवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत म्हणून त्यांनाच वरली जिच्या भोवती चारी बाजूनी धुंद भ्रमर मधुर गुंजार करीत आहेत अशी ताज्या कमळांची सुंदर माळ लक्ष्मी देवीने भगवंतच्या गळ्यात घातली आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहत ती त्यांच्याजवळ उभी राहील त्रैलोक्य निर्मात्या भगवंतांनी त्या जगज्जननी श्री लक्ष्मीदेवीला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावरच स्थान दिले लक्ष्मीदेवीने तिथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्र कटाक्षांनी तिन्ही लोक लोकपाल आपल्या प्रजेची भरभराट केली त्यावेळी शंख तुतारी मृदंग इत्यादी वादे वाजू लागली गंधर्व अप्सरासहित गाऊ नाचू लागले त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला ब्रह्मदेव रुद्र अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्प वर्षाव करीत भगवंताचे गुण स्वरूप लिला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागली देव प्रजापती आणि प्रजा लक्ष्मीदेवीच्या कृपादृष्टीने शील इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन अतिशय सुखी झाले परीक्षिता इकडे लक्ष्मीदेवीने जेव्हा दैत्य आणि लानवांची उपेक्षा केली तेव्हा ते निर्बळ आळशी निर्लज्ज आणि लोभी झाले यानंतर कमलनाईना कन्येच्या रूपात वारुण्यदेवी म्हणजे सुरा प्रगट झाली भगवंताच्या अनुमतीने ती दैत्यानी घेतली त्यानंतर महाराज कश्यप पुत्रांनी अमृताच्या इच्छेने जेव्हा आणखी समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून एक अत्यंत अलौकिक पुरुष प्रगट झाला त्याचे भाऊ लांब आणि पृष्ठ होते त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यात लालिमा होती, होती। वर्ण सावळा होता गळ्यात पुष्पहार व प्रत्येक अंग अलंकारांनी सुशोभित होते पितांबर परिधान केलेल्या त्याच्या कानात चमचमणारी रत्न होती रुंद छातीतारुण्यावस्था सिंहासारखा पराक्रम सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभूर अमृताने भरलेला कलश होता तो साक्षात विष्णूंचा अंशावतारवेदाचा प्रवर्तक धन्वंतरी या नावाने प्रसिद्ध झाला यज्ञ भाग घेण्याचा तो पात्र होता जेव्हा दैत्यांची दृष्टी त्याच्यावर व त्याच्या हातातील अमृताने भरलेल्या कलशावर पडली तेव्हा त्यांनी अत्यंत चपळाईने तो अमृत कलश हिसकावून घेतला खरेतर तर समुद्र मंथनातून निघालेल्या सर्व वस्तू त्यांनाच हव्या होत्या असुर जेव्हा तो अमृत कलश घेऊन निघून गेले तेव्हा खिन्न झालेले देव भगवंतांना शरण आले त्यांची दिनवाणी दशा पाहून भक्तवाशा कल्पतूर्व भगवंत त्यांना म्हणाली देवानो तुम्ही खेद करू नका मी आपल्या मायेने त्यांच्यात ते फुटपाडून तुमचे काम करून देतो परीक्षिता अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडण सुरू झाले सर्वज मनू लागले की मैं अगोदर पिहार अगोदर मी तू नहीं तू नहीं हे राजा जान कलश हिस्कावन अपने हाथला होता त्या बलवान दैत्या दुर्बल दैत्य वसरा मु विरोध करू लगे ते वारंवार कि बंधुनू देवाने सुधा आम बरोबरी नेच परिश्रम के यज्ञ भागा प्रमाण वाटा मिलाला पाजे हा सनातन धर्म है एवड्यास सर्व युत्या भगवंता अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचे रूप धारण केले शरीराचा रंग सुंदर निळ्या कमलाप्रमाणे होता अंग प्रत्यंग आकर्षक होते असून कुंडला उंच नाक यांनी मुख रमणीय वाटत होते नव तारुण्यामुळे स्थन भरदार आणि कंबर बारीक होते मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणणाऱ्या भ्रमरामुळे डोळ्यात भीती तरळत होती आपल्या लांबसडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगऱ्याची वेणी घातली होती सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुज्यांमध्ये बाजूबंद शोभत होते तिच्या पायातील नोपूर रुनजुन रुनजुन असा मधुर ध्वनी करीत होते आणि स्वच्छ साडी परिधान केलेल्या कठीवर कमरपट्टा शोभत होता आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्र कटाक्षांनी मोहिनी रूपधारी भगवान दैत्य सेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले या ठिकाणी आठवा अध्याय समाप्त झाला